माळी जेऊ ते नेले तेवढ ते निवांतची गेले तशी अनाग्रही वृत्ती साधकाची असावी मिरचीला पाणी देऊन झालं की तो कांद्याकडे पाणी सोडतो ते पाणी असं म्हणतं का मी उसाकडे जाईन फार तर मिरचीकडे जाईन कांद्याकडे अजिबात जाणार नाही म्हणतं का नाही अशी अनाग्रह वृत्ती साधकाची असावी हे पाण्यापासून घ्यायचं बरं का आणि सांगू मूप आणि बुबळे झड झगडीता भी फोडी कराळे पाहुणी जशी बस आपल्या डोळ्यात जर काही किलमिश गेलं तर आपण काय करतो वाटीमध्ये पाणी भरून घेतो आणि त्यामध्ये असा डोळा बुडवून उघडजाप करतो बस आयवॉश असा झकास मला सांगा त्या पाण्यानं आपल्या बुबळा बुबुळ खरं म्हणजे आपल्या शरीरातला सगळ्यात नाजूक अवयव बर का त्या बोबळाला त्या पाण्यापासून काही इजा होती का हो? नाही पण तेच पाणी जर असं वर्ण पडत असेल खाली महाराज तर खाली असलेल्या काळ्या कभिन्न पत्थराच्या ठिकड्या ठिकड्या करता महाराज लक्षात घ्या त्या धबधब्याच्या ठिकाणी काय दिसतं आपल्याला मग ह्या पाण्यापासनं काय घ्यायचं काय घ्यायचं म्हणजे मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे पाण्यापासून घेता येणे या जोगा गुण सांगू ज्ञानेश्वर महाराज म्हणाले जळाची परी तळवटू साधकानं नम्र कसं असावं पाण्यापासून शिकावं म्हणाले पाणी तुम्ही कुठंही जरी सोडलं तरी ते लोएस्ट पॉइंटला येऊन थांबत तसं साधकानं नम्र असावं आणि या नम्रतेचा परिणाम काय होतो मग नम्र झाला भूता तेने कोंडीले अनंता बस घेता गोष्टी पुष्कळ आहेत महाराज उघडे डोळे ठेवले पाहिजेत आणि उघड्या डोळ्यानं बघितलं पाहिजे लक्षात घ्या पृथ्वी वायुरा का शमापो निश्चंद्रमा गुरु केले सांगितलंय कपोत याचा अर्थ कबुत्राचा एका झाडाखाली निवांत बसलो होतो म्हणाले झालं काय तर समोरच्या झाडावर एक कबुतराचं जोडप राहत होत गट्ट होतं तिथं त्यांची एक चार दोन कच्ची बच्ची पोरही होती एका पारध्यानं ते असतो तो काय करतो दिव्याच्या ज्योतीवर येऊन बसतो आणि जळून मरतो रूप विषयाला भुलतो म्हणून मरतो म्हणून त्याला गुरु केलाय शब्द स्पर्श रूप रस विषयाला भुलू नव्हे म्हणून माशाला गुरु केला मासा गळाला आमिष ला, लावलेलं असतं आज सोडलं की तरी खायला जातो की गळ घशात अडकला बघा मेला आणि गंध विषयाला भुलू नव्हे म्हणून भ्रमराला गुरु केलाय एक भ्रमर त्या कमळाच्या फुलामध्ये बसलेला होता आतला सुवास घेत बसला बसला बसला इतका तल्लीन झाला ता म्हणे पण झालं काय कि सूर्यनारायण असताला गेला आणि ते कमळ जे होतं या कमळामध्ये हा भोंगा बसला ते सूर्य विकासी होत कमळात दोन प्रकार एक चंद्रविकासी एक सूर्य विकासी सूर्य विकासी कमळ कसं असतं सूर्यनारायण उगवला कि ते उमलतं सूर्यनारायण मावळला की मिटतं ते सूर्य विकासी कमळ होत आणि सूर्यनारायण ना असताला गेला आणि ती कळी मिटली कि हो हा भोंगा आत अडकला आता या भुंग्याला बाहेर जाणं काय अवघड आहे का सांगा हा भुंग्याची क्षमता अशी आहे लाकडाची तुळवटाच्या तुळवट पोखरून टाकेल महाराज त्याच्या या गुणाचा उपदे उपयोग मारुदरायाने करून घेतला ता चंद्रसेनेच्या मालामध्ये हा त्याला ती कमळाची पाखळी चिरणं काय अवघड आहे का परंतु आसक्ती आढाली महाराज लक्षात घ्या त्याने काय विचार केला जाऊ दे म्हणाला कशाला पाकळीत चिरायची एवढं छान आपल्याला वास देणार कमळ आहे ते काय एक रात्र तर काढायचे ना म्हणाला उद्या सकाळी सूर्यनारायण उगवेल उगवलं की कमळ उमलेल आपल्याला जाता येईल मध्ये झालं काय गमिष्यती भविष्यती सुप्रभात भावान उदयश्यती हसेश्यती पंकज श्री इथम विचिंत कोश गे हंत हंत नलिंग उज्जहार तेवढ्यात एक हत्ती आला म्हणे आणि त्यानं ती कमलवेल सगळी उखरून काढली आणि पायदळी घालून तुडवली त्यामध्ये हा भोंगा मेला शब्द स्पर्श रूप रस गंध सगळ्या विषयांचा त्याग करावा यासाठी यानं गुरु केलं म्हणून सांगितलंय पुढं सांगतात म्हणाले पिंगलेला गुरु केलं पिंगला पिंगला नाम वेश्या सी विदेह नगरे पुरा पिंगलादावाची वेश्या होती तिचा देह विक्रयाचा व्यवसाय आज ती वाट भक्ती आहे आज आपल्याकडे कोणीतरी येईल आपल्याला धन देईल आज ती आपल्याकडे येईल कोणीतरी आपल्याला धन देईल वाट बघितली बघितली बघितली तिच्याकडे कोणीही फिरकलं नाही त्यानंतर तिच्या लक्षात आलं की आहे आपलं आपण वाट बघितली चुकलं संतम समीपे रमण रतीप्रदम वित्तप्रदम नित्यमिम व्याय अकामदम शोक भयादिशोक दुःख भयादिशोकम मोहप्रहम पदम तुच्छमह भजे ज्ञा त्या पिंगले जे गीत गायल ते ऐकून अवधूतानी तिला गुरु केलं ती काय म्हणाली ठेव ही परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम माणसाच्या मनातली आशा जी आहे ती त्याच्या दुःखाला कारणीभ होते नाहीतरी तसंच आहे बर का लक्षात घ्या माणसाच्या वासना माणसाला स्वस्थ बसू देत आहेत म्हणून आमचं सा शास्त्र सांगतात अरे वासना कमी करा थोडासा एक विषय सांगतो आपल्याला अकरा सव्वा अकरा पर्यंत आपण कथा संपवणार बर का लक्षात घ्या साडे अकरा बरं चालते काय हरकत नाही मला <laughs> <laughs> माणूस किती सुखी आहे हे, हे बघायचं एक कोशंट सांगितलेला आहे शोपेन आवर नावाचा एक तत्वज्ञ होता आणि त्यानं हा कोशंट सांगितला तो काय म्हणतो माणूस किती सुखी आहे कसं ठरवायचं तो काय म्हणतो की माणसाला मिळालेले सुखोपोग जे आहेत ना ते अंशस्थानी मांडायचे आपल्याला अपूर्णांक कसा लिहितो आपल्याला ठोक आहे एक रेग मारलेली असती वरती एक आकडा खाली एक आकडा हा अशा रीतीने तो अपूर्णांक लिहिला जातो तो काय म्हणतो मिळालेले सुखोपोग जे आहेत त्यांचा आकडा अंशस्थानी मांडायचा आणि जितक्या इच्छा आहेत आपल्या आपल्याला हे मिळायला पाहिजे ते मिळायला पाहिजे हे व्हायला पाहिजे ते व्हायला पाहिजे त्यांचा आकडा छेदस्थानी लिहायचा समजा एखाद्या माणसाला दहा गोष्टी मिळालेल्या आहेत त्याला काय फ्लॅट पाहिजे फ्रीज पाहिजे गाडी पाहिजे अमूक पाहिजे तमूक पाहिजे एक दहा गोष्टी मिळाल्या आहेत तर त्यांना आपण सुखी किती आहोत हे बघायसाठी काय करायचं तर अंशस्थानी दहा आकडा लिहायचा आणि छेदस्थानी काय करायचं तर आपल्याला मिळालेले आपल्या मनातल्या ज्या वासना आहेत आशा आहेत त्यांचा आकडा आता या किती असतील अहो किती काय सांगायचं माणसाच्या हजार आशा असतात मग त्यांना समजा एक शंभर आहेत अशी कल्पना करा तर त्या शंभर हा आकडा खाली लिहायचा म्हणजे छेदस्थानी म्हणजे हा किती सुखी झाला तर दहा शंभर अंश म्हणजे एक दशांश सुखी झाला बरं का लक्षात घ्या लक्षात झालं का बा दहा शंभर अंश म्हणजे एक दशांश सुखी झाला आता होत काय माणूस आपल्याला आपण अधिक सुखी बनावं म्हणून काय करतो तो अंशस्थांचा आकडा जो आहे तो वाढवायचा प्रयत्न करतो अंशस्थानी काय आहे मिळालेले सुखोपभोग तो आकडा वाढवायचा म्हणजे तो दहाचा पंधरा वीस असा करायचा तो प्रयत्न करत असतो समजा त्याचा हा वरचा आकडा जो आहे तो दहाचा वीस झाला तर मानसशास्त्र असं सांगतं हा आकडा ज्या वेळेला दहा न वाढतो त्यावेळेला छेदस्थानचा आकडा वरचा आकडा जर म्हणे गणित श्रेणीनं वाढत असेल तर तळातला आकडा भूमिती श्रेणीनं वाढतो समजा वरचा आकडा दहाचा वीस झाला दहा वाढले त्यामध्ये तर खालचा आकडा शंभराचा हजार होतो लक्षात घ्या म्हणजे मगाशी एक दशांश सुखी होता आता किती झाला हो वीस हजारांश झालं की हो म्हणजे अपूर्णांकाची किंमत आणखी कमी झाली तेव्हा सुखी व्हायचा हा योग्य मार्ग नाही आहे बरं का लक्षात घ्या ज्याला सुखी व्हायचं असेल त्यानं काय करायचं आमचं शास्त्र सांगतं बरं का गीता सांगते म्हणाली बाह्य स्पर्शेशु असतात विंदिय सुखम सब्रुक्तमाखम अक्षय माणसानं वरचा आकडा तसाच ठेवावा म्हणाले बरं का आमचं शास्त्र सांगतं वरचा दहा जो सुखोपोगांचा मिळालेला आकडा आहे तो तसाच ठेवावा फक्त काय करायचं खालचा शंभर आहे ना तो जरा कमी करावा समजा आम्ही तो शंभराच्याऐवजी पन्नास करण्यात जर यशस्वी झालो तर आता आम्ही किती सुखी आहे ठेवकर दहा पन्नास अंश म्हणजे एक पंचमांश मग अशी एक दशांश आता आम्ही डबल सुखी झालोय लक्षात घ्या एक पंचमांश सुखी झालोय हाच आकडा जर आम्ही वीस पर्यंत आणला वरचा दहा तसाच ठेवायचा त्याला हातला व्हायचा नाही तर दहा विसांश एवढे सुखी म्हणजे एक द्वितींश सुखी झालो बर का मगाशी एक दशांश एक पंचम हवे आता एक द्वितीयांश असंच करत जर आम्ही खालचा आकडा जर दहा केला तर दहा आपण दहा म्हणजे पूर्ण सुखी झालो एक एकाश बरोबर आहे आता हीच प्रक्रिया आमचं शासक सांगतं की वाढवा काय करायचं छेदस्थानी जे दहा आहेत वरचा दहा जो आकडा तो तसाच ठेवा छेदस्थानी जो दहा आकडा आहे त्याचा पाच करा आता दहा पंचम म्हणजे तुम्ही डबल सुखी झाला आता लक्षात घ्या तोच आकडा जर एक केला तर तुम्ही दसपट सुखी झाला आणि इफ द डिनॉमिनेटर टेन्स टू झेरो छेद जर झेरो केला तर गणितशास्त्र असं सांगतं एनीथिंग डिव्हायडेड बाय झेरो इज इन्फिनिटी आणि गीता तेच सांगते सुखम अक्षयम असण होते लक्षात घ्या अवधूत म्हणतात तिच्यापासून हे मी शिकलो आशा हे म्हणाले आशा हे समूळ खडून काढावी पिंगलेला गुरु केलं आणि कुणाला गुरु केलं म्हणाले एका कुमारीला गुरु केलं तिला बघायला काही माणसं आली ती ती मनाशी विचार करती आहे घरात आई बाबा नाही आता यांची जेवायची व्यवस्था करायला पाहिजे म्हणून तिनं साळी काढायला सुरुवात केली पण मनात विचार आला की आपण साळी काढतोय काकडांचा आवाज होतोय बाहेरची माणसं म्हणतील बघा यांना आम्ही आधी कळवलतोय आणि जेवायची व्यवस्था नाही का करायची तिनं काय केलं तर हातातली एक एक बांगडी उतरवायला सुरुवात केली काढायला सुरुवात केली तरी सुद्धा आवाज होतच होता शेवटी म्हणे तिनं प्रत्येक हातात एक एकच एक बांगडी ठेवली त्यावेळेला आवाज बंद झाला अवधूत दत्तात्रय म्हणतात याच्यावरनं मी बोध घेतला काय घेतला साधना करणाऱ्या साधकानं चार चौघामध्ये बसून साधना करू नव्हे सा, चार चौघात बसलं की साधनेच वाटतोळ हा असाच आहे तो तसाच आहे ही अशीच आहे ती तशीच आहे सुरू बघा आणि म्हणून तुकाराम महाराजांचं भजन भंडणाऱ्यावर का जनसंपर्क नको तिथं जावं महाराज निवांत बसावं वृक्षवल्ली अम्मा सोयरी वनचरी पक्षी ही सुस्वरे आळवे त्या ठिकाणी बसून भगवंताचं भजन करावं जनसंपर्क नको आता लोक तिथेही जाऊन त्यांना त्रास देतो ते, देत। ते हा भाग वेगळा त्याला काही येलाच नाही तुकाराम महाराज भजन करत भरणाऱ्यावर बसले ते एक जण गेला तिथं आणि महाराज भजनात तल्लीन झाले अहो था। थांबा महाराज म्हणाला जरा भजन थांबा जरा था। काय रे काय का म्हणला माझी म्हस चुकली आहे तुम्ही म्हणज कुठे बघितली को हो, माझी तुकाराम महाराज म्हणतात अरे म्हशी बघायला का इथे ये येऊन बसलोय मी गावात काय कमी आहेत का म्हशी एकांतामध्ये साधकानं साधना करावी शरकाराला गुरु केला शरकार साधकानं त्याच्यापासून एकाग्रता कशी असावी शिक हे शिकावं म्हणाले शरकार म्हणजे बाण तयार करणारा तो असा बाण तयार करत होता सहाण्यावर घासायचा बाण त्याला टोक व्यवस्थित झालं की बघायचं मनासारखं झालं नाही म्हटलं की आणि घासायचं या कामामध्ये तो इतका तल्लीन होऊन गेलेला होता महाराज त्याच्या दुकानावरन राजाची हत्तीवरनं बँड लावलेली सैन्याच्या लवाजाम्या सकट मिरवणूक गेली पंधरावीस मिनिटांनी एक मनुष्य आला आणि त्या शहरकाराला विचारतोय काय अहो म्हणाले इतनो सरकार स्वयची मिरवणूक गेली का हो तो शहरकार काय म्हणतो ठोक आहे मला काय सांगता येणार नाही म्हणाला का मी माझ्या कामात एवढा गर्क होतो मला लक्षात ठेवा राजाची बँड लावून हत्तीवर सगळी मिरवणूक समोरनं गेली आहे दंगा झाला असेल परंतु तो म्हणतो माझं लक्ष माझ्या कामात होत साधकाची अशी एकाग्रता असावी साधनामध्ये आणि शेवटी म्हणाले की ऊर्णनाभि सुपेशकृत ऊर्णनाभि म्हणजे कोळी कोळ्याला गुरु केला का तर कोळ्याकडे बघितल्यानंतर मला या सृष्टीचं उपादान कारण आणि निमित्त कारण एकच परमात्मा कसं आहे हे कळलं म्हणून त्याला गुरु केला आणि सुपेक्षकृत म्हणजे भिंगुरटी परवा दृष्टांत दिला बघा की कुंभारिण माशी आपल्या घरट्यामध्ये आळी आणून ठेवती त्या आळीला ध्यान लागतं सारखं की आता ही येईल आपल्याला दंश करेल येईल दंश करेल असं करता करता त्या आळीचं कुंभारिणीत रूपांतर होतं आणि ती निघून जाते महाराज अवधूत दत्तात्रे यांनी आपल्या समाधानाची गुंडी खोलली महाराज चोवीस गुरु केले म्हणाले चोवीसच नाही म्हणाले आणखी एक केला गुरु कोण देरक्ती विवेक हे तू बिभ्रत्व निधन सतदार मी यथा तथा बी आरमित्यो विचाराम्य संघ ते म्हणाले या देहाला गुरु केलं का तर ह्याच्यापासून वैराग्य आणि विवेक या दोन गोष्टी मला शिकायला मिळाल्या म्हणाले वैराग्य कसं औ म्हणजे काय आत बघा की जरा अंतर्मुख होऊन काय आत ज्ञानेश्वर महाराज म्हणाले काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभूताने विणली रे रक्त रेत दुर्गंधी जंतू नर भरली रे अरे कान्हवा तुझी तेवढी घोंगडी चांगली आणि आम्हा काय दिली वांगुली है? ही अशी ही घोंगडी आहे महाराज आत बघाल तर वैराग्य येत आणि वैराग्य काय येतं ठोक आहे का तर आमची इंद्रिय इतकी जबरदस्त आमची ओढाताण करतात ज्याला कुत्तर ओढ म्हणतात ना अशी ओढ करतात जीव वैकतो कर्ष ती करे ही तर्शन्यता स्वगुधरंग श्रवण अंको तश्चित घाणून्यतशल क्वचर्मशक्ती ही भव्य सत्तपती ही इंद्रिय आमची ओढाताण करतात बघून मला वैराग्य आलं म्हणाले आणि विवेका हो विवे नरकर्णी करे तो नर नारायण हो जात आहे हे ह्याच नरदेहामध्ये कळतं महाराज बाकी कोणाला कळत नाही लक्षात घ्या म्हणून देहाला गुरु केला अशा तऱ्हेचा हा विषय अवधूतानी सांगितलेला आहे यानंतर मग पुढे भागवतकारांनी एकादश स्कंधामध्ये बद्ध आणि मुमुक्त मुक्त कोण यांची लक्षणे सांगितली आहेत भगवान सांगतायत उद्धवाला म्हणाले उद्धवा, उद्धवा लक्षात ठेव मनुष्य तसं बघायला गेलं तर तो बद्धही नाही आणि मुक्तही नाही परंतु आविद्येचा खोटा बंध जीव आपल्या माथी मारून घेतो म्हणून तो बद्ध होतो म्हणाले खोटा बंध बंधनाचे प्रकार दोन आहेत बरे बं� का एक फिजिकल बंधन ज्याला म्हणता येईल असा एक भाग आहे अगदी हातापायात बेड्या घातलेल्या आहेत असं समजा परंतु दुसरा एक बंधनाचा प्रकार आहे की तो ते मानसिक बंधन आहे लक्षात घ्या कुणीही बांधलेलं नसताना सुद्धा हा बद्धा आहे लक्षात एक दोन तीन उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल ज्ञानेश्वर महाराजांनी सहाव्या अध्याय दिलेला आहे उदाहरण म्हणाले शुका चेनी नलिका भोविन नली येरी मोहरे तेने उडावे परी न पुरे मनशंका पोपट कसा पकडतात ठोक आहे का पोपट पकडायची पद्धत अशी आहे की एक धातूची नळी घ्यायची की ज्या नळीचा इनर सरफेस अत्यंत गुळगुळीत आहे तशीच एक धातूची दुसरी नळी घे सळी घ्यायची की ज्या सळीचा बाहेरचा पृष्ठभाग अत्यंत गुळगुळीत आहे आणि ह्या सळीचा ओडी आणि त्या नळीचा आयडी हे जवळ जवळ एक आहेत अशा अशा या दोन वस्तू घ्यायच्या आणि त्या नळीमध्ये ती सळी अशी घालायची दोन बाजूनं बाहेर काढायची म्हणजे आता अगदी काय झालं सांगू का बेरिंग कसं असत फ्रिक्शनलेस बस दोन बाजूला ती नळी बाहेर काढलेली आहे त्याला दोन बाजूला दोरे बांधायची आणि असा तो झोपाळा ज्या एखाद्या डाळिंबाच्या झाडाचं चा, डाळिंब चांगलं छान पिकलेलं उमलय उकललंय त्या ठिकाणी बांधून ठेवायचं एखादा पेरू पिकलेला आहे तिथं झोपाळा बांधायचा ते डाळिंब खाण्यासाठी म्हणून पोपट तिथं येतो आणि त्या झोपाळ्यावर बसतो पण बसल्या बरोबर जो, बस बस जो हिसका बसतो त्यामुळे त्याचा बॅलन्स जातो आणि ते फ्रिक्शनलेस आहे त्यामुळं असं धरल्याबरोबर फिर ते फिरतंय एकदम फिरलं की पोपट असा उलटा झाला बघा शुकाचे नि अंगभारे नलिका भुविन नलिएरी मोहरे तेने उडावे खरं म्हणजे आता त्यानं उडूच जावं की पण न पुरे मनी शंका ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो असं धरतो आणि त्याला असं उलट झाल्या कारणानं आता सर सगळं वरती आकाश दिसायला लागतं बरं का आणि त्याला असं वाटतं की आपले जर आता पाय सुटले तर या निळ्या आकाशात पडून आपल्या ठिकऱ्या ठिकऱ्या होतील म्हणून तो घट्ट धरून ठेवतो म्हणे बांधिला मी फुडा ऐसिया भावनेच्या पडे खोडा आणि मोकळी पायाचा चवडा गोवी अधिके घट्ट धरून ठेवतो इतकं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले ऐसा काजेविण आतोड्याला काय नडलं तर पाय सोडावेत अरे काय माय औ झाली अशी एका पोपटाला एकाकडे एक पोपट होता असा इतकं सुंदर बोलायचं शिकवलेलं पण त्याला ठेवतो हे पोपट कसा पकडतात की नळीवर बसलं किती असं फिरतंय मग ते सोडून गेलो नाही तर येऊन दरवेशी धरतोय तो कोण असेल तो पारदी म्हणून त्यानं पोपटाला शिकवून ठेवलं पाय सोडले कि मोकळ पाय सोडले कि मोकळ पोपटा तू पोपट म्हणायचा बरं का तोंडानं पाय सोडले कि मोकळ पाय सोडले कि मोकळ आणि एक दिवस असाच त्याला कुठेतरी सोडला तर आणि बसला की हो त्या झोपाळ्यावर जसा वसला तसं फेवलं कि ते उलट झाला वर निळशावर आकाश दिसायला लागलं तोंडानं म्हणतोय बरं का पाय सोडले की मोकळ पाय सोडले कि मोकळ सोड की बाबा कळलं पाहिजे किती कुणी बांधले का हो त्याला कुणीही बांधलेलं नाहीये म्हणे बांधिला मी पुढा ऐसी या भावनेची आपडे खोडा मोकळे या पायाचा चवडा गोवी अधिके ऐसा काजे विणा आतोडाला तो सांग पा आणी के काय बांधिला म्हण न सोडीच जरी नेला तोडोणी अर्धा ने ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो इतकं घट्ट धरतो तो, तो पारधीयुद्ध त्याला असं ओढून काढतो वेळ प्रसंगी त्याचे पाय तुटतात म्हणे इतकं घट्ट धरतो तो, तो। आपण बघितलं असेल एखादा मुंगळा जर चावला डोंगळा तर बघितले का आ? त्याला तुम्ही ओढून काढायचा प्रयत्न करा तो तुटतोय पण सोडत नाही लक्षात घ्या तसं ओपटा अडकला कुणी बांधले हो त्याला कुणी बांधले मनाचं बंधन आहे लक्षात घ्या मनाचं बंधन आहे माकडं कशी पकडत आठव ज्या ठिकाणी माकडांचा वावर असतो तिथं जमिनीत एक खड्डा काढायचा आणि अरुंद तोंडाचं अरुंद उंच तोंडाचं एक गाडगं घ्यायचं सुरई म्हणा थोडक्यामध्ये ते अगदी वरच्या काठापर्यंत खड्डा काढून ती सुरई त्यात ठेवायची घट्ट आणि त्या सुरईमध्ये आत फुटाणे टाकायचे माकडं येतात हिकडं बघ तिकडं बघ इकडं बघ तिकडं बघ बघतात वास येतोय फुटाण्याचा फुटाणी म्हणजे जीव की प्राण होतेचा हा, हा? ले ले ते आत हात घालते मूठभर फुटाणी घेते पण तेवढ्या फुटाण्यावर समाधान नाही दुसरा हात घालते ह आणि यात मूठभर घेतय आता जायला कुठे येते बाहेर जायला अडकलं महाराज फुटाणे सोडावेत तर याचा जीव जातोय तो त्याला बांधले का नाही कुणीही बांधलेलं नाही माकडे मुठीशी धरले फुटाणे गुंतले ते नेणे दोन्ही आता अडकलं बघा कुणी बांधलंय हो त्याला असत महाराज लक्षात घ्या आणि एक उदाहरण सांगू गाढव ती मुरुम टाकायच्या कामावर गाढव होती त्या का वड्राला विचारलं अरे दोनशे गाढवं तुझ्याकडे आहेत ही बांधतोच कशी तू हे बांधायला लागत नाही म्हटलं मग काय संध्याकाळी सगळे कानाल धरून तळावर घ्यायचे म्हटलं एवढी बांधव बांधायला दोरी दोरी लागत नाही म्हटलं काय करायचं प्रत्येक गाढवाच्या पायावर असा हात फिरवायचा म्हटला असा हात फिरवला त्या गाढवाला वाटतंय आपल्याला बांधायचं रात्रभर असं उभारतय हो <laughs> म्हणून तर त्याला गाढव म्हणायचं लक्षात घ्या रात्रभर उभारतो मग सकाळी सोडतोच कसं जसा संध्याकाळी असा हात फिरवला तसळी असा हात फिरवला फिरवायचं म्हटलं असं फिरवलं की त्याला वाटतंय आपल्याला सोडलं तिथं निघतंय ते कामाच्या तळावर जो उभारतय म्हटलं कोणी बांधले हो कोणी बांधले नाही लक्षात घ्या जीव हा अविद्येचा खोटा बंध लावून घेतो म्हणून बद्ध होतो म्हणतात यानंतर पुढं सत्पुरुष कसे असतात ते सांगितले महाराज कृपालुरकृतद्रोह तिक्षु सर्व देना सत्यसारो नवध्यात्मा समसर्वोपकारक कामैर कामैरहतधीर दांत मृदु शुचिंचन सत्पुरुषांची लक्षणं सांगितलेली आहेत महाराज यानंतर सत्पुरुषांच्या संगतीचा महिमा सांगितलाय महाराज सत्पुरुषांच्या संगतीचा महिमा अपार आहे बॅस भागवतकार म्हणाले तुलयाम लगम ना पुनर्भवम भगवत संगीत संगस मरत्या राम किंवा अह सत्पुरुषांची संगत ज्यांना प्राप्त झाली त्यांची संगत सुद्धा मिळणं अवघड आहे महाराज अहो सत्पुरुषांची संगत इतकी आहे त्यांच्या सानिध्यात जो जाईल त्याला ते असं काही देतात महाराज की पुन्हा मागायची इच्छा राहत नाही महाराज वासनेचे बीज जुळून जाय तुकार महाराज म्हणाले सत्पुरुषांच्या संगीत राहिलं तर वासना शिल्लक राहत नाही महाराज सत्पुरुषांची महती मी आपल्याला सांगतो भगवंतापेक्षा जास्त आहे बरं लक्षा का लक्षात घ्या आपण म्हणाल काय बोलताय तुम्ही भगवंतापेक्षा जास्त आहे सत्पुरुषांची महती मी आपल्याला एक प्रश्न विचारतो त्याचं उत्तर द्या म्हणजे कळेल मला सांगा बघू तुम्हाला रोग्यासकट रोग नाहीसा करणारा डॉक्टर पाहिजे का नुसता रोग नाहीसा करणारा डॉक्टर पाहिजे सांगा रोग्या सकट रोग नाहीसा करणारा डॉक्टर पाहिजे का नुसता रोग नाहीसा करणारा डॉक्टर पाहिजे सांगा नुसता रोग हो रोग्या सकट कसं हो मी आपल्याला सांगतो भगवान हा असा डॉक्टर आहे की जो रोग्या सकट रोग नाहीसा करतो भगवंता ना कौसाला मुक्ती दिली अगासुराला मुक्ती दिली पुतनेला मुक्ती दिली पण फॉर्म्युला ठरलेला मोडदा पाडायचा मोक्ष द्यायचा मुर्दा पाडायचा मोक्ष द्यायचा लक्षात घ्या तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराज नामदेव महाराज ह्या संतांनी अनंत जीवांचा उद्धार केला किती लोकांना मारलो संतांची महती भगवंतापेक्षा जास्त सांगा बघू मी आपल्याला सांगतो महत्वाची गोष्ट अशी आहे की संत आम्हाला काय मागायचं ते शिकवतात देव काय करतो ठोक का मागील ते देतो पण काय मागायचं शिकवत नाही हिरण्य कशपून काय मागितलं ते ब्रह्मदेवाने दिलं अरे पण यानं तुला अमरत्व मिळणार नाही हे सांगितलं नाही लक्षात घ्या एकानं तपश्चर्या केली देव प्रसन्न झाला माग काय मागितलं त्यानं मी ज्याला हात लावीन त्याचं सोनं व्हावं तपश